श्रीराम समर्थ पंचिका दहावी समास तिसरा ब्रह्मांड तादात्म्य प्रकार यापुढे जीवनमुक्ताचे लक्षण सांगायचे आहे ते सविकल्पात्मक आहे सर्व ब्रह्मांडात आपणच व्यापलेले असून सर्व ब्रह्मगोल आपल्यातच सामावलेला आहे असा हा अनुभव आहे त्याने मी तू पण ही भावना आत्मरूपात आटवून टाकलेली असते आणि माझे तुझेपणाची भावना मापात बंदिस्त करून टाकलेली असते त्यामुळे आपले परक्याचे असा भेद न ठेवता तो स्वस्वरूपात क्रीडा करत असतो जे जे तत्व नामरूपात्मक आढळते ते त्याला नित्यत्व निस्तत्व म्हणजे असार वाटू लागते ते तत्व अस्थि भातीमध्ये सामावलेले आहे असे त्याला जाणवते अस्थि भाती शिवाय त्याला दुसरे काही आढळतच नाही पृथ्वीवर पायांनी चालत असताना आपणच आपल्याला घासत चाललो आहोत असे त्याला वाटते एक पाऊल उचलून पुढे टाकावे तो आपल्या पायाखाली ब्रम्ह सापडले आहे असे त्याला जाणवते त्याच्यासाठी पृथ्वीचे कठीणपण विसरून जाते विरून जाते पाय चालायचे विसरतात त्याने त्रैलोक्याचे पर्यटन जरी केले तरी आपण जेथे होतो तेथेच आहोत असे त्याला वाटते पाण्यात देह बुचकळला तरी आपणच सर्वत्र उतप्रोत भरून राहिलो असून आपल्यापेक्षा निराळे असे हे पाणी आहे हे त्याचा देह विसरूनच जातो मग त्याला स्नान कुठले अग्नी प्रखर असून रक्तवर्ण असतो पण आत्मरूप मात्र वर्णरहित बिनरंगाचे असते ते आत बाहेर सर्वत्र व्यापून असल्यामुळे अग्नीचे वेगळे नाव त्याने टाकूनच दिलेले असते तेज पाणी आणि अन्न म्हणजे पृथ्वी ही तीनच भूते सर्वत्र व्यापलेली आहेत असे छानदोग्य उपनिषद म्हणजे श्रुती सांगते आणि या तीन भूतांपासून सर्व चराचर विश्व निर्माण झाले अभी ती श्रुति सामते जेवड़े मन भौतिक जे भूतान पास उत्पन्न है जे जे का है सर्व या तीन भूताने मिश्रित है तेज लाल आप शुभ्रते पांडरे शुभ्रते पृथ्वी कृष्ण काली तीन वर्णच यह भौतिक पदार्थ आड़ता सगळे जड चंचल शीत उष्ण प्रकाशक असे जेवढे म्हणून पदार्थ आढळतात त्यांच्या ठिकाणी ते पदार्थ व्यापलेले असतात चंद्र सूर्य तारांगण सर्व औषधी धातू भिन्न भिन्न स्थावर पदार्थ जंगम जीव असे जेवढे म्हणून नामरूपात्मक आहे त्यातील जेवढे म्हणून कृष्णवर्णाचे आहे ते सर्व अन्नाचे म्हणजे पृथ्वीचे शुभ्रवर्णाचे ते आपाचे म्हणजे जलाचे आणि रक्त म्हणजे लाल ते तेजाचे कार्य आहे असे जाणावे या तीन तत्वांचे रूप कळल्याबरोबर सर्व नामरूप व्यर्थ होते श्रुती सांगते की ती सर्व नामरूपे म्हणजे वाणीचे विकार होत तेव्हा वरिल तीन भूतेच तेवडी सत्य होत। अशा तरह सर्व मिथ्या है अ तीन भूता मध्य सगेश हो कड़ावेन या तीन भूतान हो रूप कसे है तो जाूते एकमेक संहार करता शेवटी ती नष्ट होता अती श्रुति ने हे सर्व सत्यत्वानेच सांगितले आहे अन्यथा तिने त्यांचा लय सांगितला नसता आणि अनुभवही तसाच आहे विवेकाने सर्व नामरूप हे मिथ्या आहे असे कळल्यानंतर एका सद्रूपा वाचून त्यांना अस्तित्व कसे असेल अशा प्रकारे तिन्ही भूते मिथ्या ठरली त्या भूतांपासून निर्माण झालेले सर्व भौतिक पदार्थही त्याचप्रमाणे व्यर्थ ठरतात आणि शेवटी सत्य हे सत्य सर्व मिथ्यापार्था अभाव हो आता चंचल और अवकाशयुक्त जे अल तीच माया होय, ती खरी शून्य फोल है तिला ब्रह्मा प्रवेश नहीं आकाश हे सावकाश मे अवकाशयुक्त आते वायु चंचल मायेचे दोन्ही गुणधर्म या दोहोनच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनाही ब्रह्मामध्ये प्रवेश नाही मिठाचा समुद्रामध्ये घर बांधून राहण्याचा प्रयत्न जर यशस्वी झाला तरच वायू आणि आकाश स्वस्वरूपात म्हणजे ब्रह्मात राहते मीठ जोपर्यंत पाण्याहून वेगळे असते तोपर्यंतच त्याला स्वतंत्र अस्तित्व असते त्याप्रमाणे स्वरूप जोपर्यंत कळले नाही तोपर्यंतच आकाश आणि वायू अस्तित्वात असतात आकाश आणि वायू परब्रह्मात अभिन्नपणे विलीन होताच अवकाश आणि चंचलत्व हे गुणधर्म पाण्यावाचून जशा लाटा त्याप्रमाणे सदरूपा अभावी अस्तित्व शून्य होतात असो तर कोळी नावाचा किडा म्हणजे उर्णनाभी तंतू निर्माण करतो आणि एकटाच विहार करतो त्याप्रमाणे जीवनमुक्त परब्रह्मामध्ये विहार करतो वृत्तीचे स्फुरण होताच तो सर्व जगाची निर्मिती करतो शेवटी त्या सर्व जगाची वृत्तीत साठवण करून अखेर ते ही ग्रासून म्हणजे गिळंकृत करून पुन्हा आपण एकटाच उरतो अशा प्रकारे सर्व चराचर आपण सामावून आपणच सर्व ब्रह्मांडात व्यापून घात कर स्वान एक रस हो सर्व ब्रह्मांड सालेपत समुद्र अनेक जलचर जसे रहे वृत्ति ने पृथ्वी सात आवरण मधे संबंध ब्रह्मांड वेढ़ जलचर प्रमाणीत रह अशा प्रकार अनेक ब्रह्मांडे असंख्य धुलीकरणाप्रमाणे त्याच्या वृत्तीत व्यर्थपणे बुडबुड करत असतात अनंत ब्रह्मांडांना गवसणी घालण्यापुरतीच त्याच्या वृत्तीची मर्यादा नसते मग निरावलंब ब्रम्माची ती मर्यादा कशी सांगता येईल त्याला अंत नाही म्हणून ते अनंत आहे असा श्रुतीचा संकेत आहे समुद्रात ज्याप्रमाणे बुडबुडे किंवा फेस असतो त्याप्रमाणे ब्रह्मांडे त्यात राहतात आपल्या वाचून काहीही नाही आपणच एकटे सर्वकाळ असतो अशी जीवनमुक्ताची अवस्था असते त्याच्या बाबतीत काही आहे अथवा नाही असे बोलावेच लागत नाही त्याने आपल्या निजस्वरूपाच्या एका भागात वृत्तीची स्थापना केलेली असते आणि त्या वृत्तीच्या मापट्यामध्ये ब्रह्मांडे साठवलेली असतात त्यांपैकी एकेका ब्रह्मांडाच्या पोटात अनंत पिंडांची दाटी असते त्यातील एका पिंडाने मी मी करत व्यवहार करणे हे किती क्षुद्र असेल तो पिंड मी मी म्हणत होता त्यावेळी तो खूप क्षुद्र झाला पण तोच पिंड वाढत वाढत शेवटपर्यंत जाऊन पोहोचला आणि आपली मर्यादा किंवा मुदत संपताच दिवा विझावा त्याप्रमाणे अस्तंगत झाला आधी एकपणा धारण करून सर्व ब्रह्मांड त्याने बाजु सरले नंतर बहुपणा स्वीकारून तो विस्तारत गेला एक होता तो बहु झाला पुन्हा शेवटी एकपणा वाचून एकातच ते एक आणि बहु म्हणजे पुष्कळ व्यापक सर्व आटून गेले आकाश गटात राहिले घट आकाशाच्या पोटात राहील पिंड ब्रह्मांडात ब्रह्म व्यापून राहिले आणि त्या ब्रह्मात सर्व ब्रह्मांडे वावरू लाली घट ज्याप्रमाणे आकाशात वावरतो त्याप्रमाणे जीवनमुक्त वावरतो ज्ञानीपुरुष आकाशाप्रमाणे अखंड असतो इति श्रीमत्गमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे ब्रह्मांड तादात्म्या प्रकारे तृतीय समास श्रीराम समथ